स्कंद नववा अध्याय अडोतीसावा देवी भक्तीचे महात्म्य सावित्री म्हणाली मला देवी भक्ती दे तेच मुक्तीचे कारण आहे ती देवी अशुभंचा नाश करते कर्माचे छेदन करते पापाचे हरण करते हे धर्मराजा मुक्तीचे प्रकार किती भक्तीचे स्वरूप काय तिचे प्रकार कोणते हे ब्रम्हदेवाने निर्माण केलेले तत्वज्ञान मला सांग दान यज्ञ स्नान व्रत तप ही पुण्याच्या सोळाव्या कलेस पात्र आहे पित्यापेक्षा मातेची महती शंभरपट अधिक आहे त्याही पेक्षा गुरु शंभरपट जास्त आहे धर्मराज म्हणाला हे देवी तुला मी इष्टाचा वर दिलेला आहे माझ्या वरामुळेच तुला शक्तीची भक्ती जडे वक्त्याच्या आणि श्रोत्याच्या कुलाचे रक्षण करणारी ती देवी श्रेष्ठ आहे हजार मुखे असून शेषही तिचे वर्णन करू शकणार नाही मृत्युंजयसुद्धा हे सांगण्यास असमर्थ आहे चतुर्मुख ब्रह्मदेव सर्वज्ञ विष्णू सहा मुखांचा कार्तिकेय योग्यांचा गुरुगणेश प्रत्यक्ष चार वेद हे सर्वही तिची कीर्ती सांगण्यास असमर्थ आहेत प्रत्यक्ष सरस्वतीही तिचे वर्णन करू शकली नाही सनत धर्म सनंदन सनब कपिल सूर्य असे सर्वजण तिचे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत मी तिचे कीर्तन कसे करणार साक्षात ब्रह्मदेव विष्णू शिव हेही तिच्या पदकमलांचे चिंतन करीत असतात ब्रह्मदेवापेक्षा गणेश अधिक जाणकार असून सर्वज्ञ शंभू त्याच्याही पेक्षा अधिक जाणतो कारण कृष्णाने गो लोकातील रासमंडळात त्याला उपदेश दिला होता नंतर पुढे शिवाने ते ज्ञान धर्मास दिले धर्माने सूर्याला सांगितले माझ्या पित्याने तप करून तिच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली हे सुव्रते मी पूर्वी यमलोकाचे अधिपत्य घेण्याचे टाळत होतो मी तपाची इच्छा केली तेव्हा पित्याने देवीचे चरित्र सांगितले ते आता सर्वांवर नियंत्रण करणारी तसेच सर्वांचे परिपालन करणारी ती देवी नित्यरूप देहवान निराकार निरंकुश निर्गुण निरामय निर्लेख अशी आहे तिच्या विकारांना प्रकृती म्हणतात सर्वसाक्षी सर्वाधारभूत परापर प्रकृतीमय परमात्मा आणि प्रकृती परस्पर भिन्न नाही ती सच्चितानंद रूपिणी आहे प्रथम त्या देवीने गोपालसुंदरी रूप उत्पन्न केले ते सुंदर रमणीय श्यामवर्ण असे किशोर रूप अत्यंत लावण्य संपन्न होते मनोहर पद्मांची शोभाही त्याच्या फिकी पडेल विविध भूषणाने विभूषित चेहऱ्यावर स्मित असलेले पित वस्त्र परिधान केलेले ब्रम्हतेजाने झळकणारे राधेला प्रिय रासमंडळात रत्नांच्या सिंहासनावर अधिष्ठित झालेले हातात मुरली असलेले द्विभुज वनमाला धारण केलेले वक्षस्थळावर कौस्तुभवणी विराजित असलेले कुंकुम अगरू कस्तुरी चंदन देहावर चर्चलेले आहेत असे मालती पुष्पेले आलेले भक्त ज्याचे नित्यपूजन करीत असतात असे ते रूप होते ज्याला जगतकरताही भयभीत होऊन सृष्टी निर्माण करतो कर्माप्रमाणे पुरुषांचा हिशोब करतो ज्याच्या योगे जगताचे पालन करतो रुद्रसंहार करतो तो योगेश्वर प्रभु ज्याच्यामुळे ज्ञानी झाला परमानंद रूप भक्तिवैराग्ययुक्त शीघ्र गमन करणारे ज्याच्या भीतीमुळे वायू वाहतो सूर्य उष्णता देतो इंद्रवृष्टी करतो मृत्यू प्राण्यांमध्ये संचार करतो अग्निदहन करतो दिग्पाल दिशांचे रक्षण करतात राशी चक्रे आणि ग्रह फिरत असतात अशा प्रकारचे सर्वधार भूत असे सर्वत्र संचार करणारे ते स्वरूप होते ज्याच्या आज्ञेने वायू जलराशींना धारण करतो उदक कुर्माला आधार देतो कुर्म अनंतास सावरतो भूमी समुद्र पर्वत रत्ने यांना आधार देतो पृथ्वी क्षमारूप होते अठ्ठावीस युगे हे इंद्राचे आयुष्य होय असे अठ्ठावीस इंद्र म्हणजे ब्रह्मदेवाची एक अहोरात्र असे तीन दिवस झाले म्हणजे एक महिना दोन महिन्यांचा ऋतू असे सहा ऋतूंचे एक वर्ष ते ब्रह्मदेवाचे आयुष्य होय ब्रह्मदेवाचा देहत्याग होताच हरीचे नेत्रलया समयी चराचर सृष्टी वगैरे सर्व काही श्री कृष्णाच्या नाभिकमली लीन होते शेषशाही विष्णू कृष्णाच्या डाव्या बाजूला लीन होतो त्याच्या ज्ञानामध्ये शिवाचा लय होतो दुर्गा शक्ति श्रीकृष्णा बुद्धि बुद्धिष्ठात्री देवता होते श्रीकृष्ण अंश देविपति जो गणपति तो मध्य लीन हो पद्मे अंशभूत देवी सहित लक्ष्मी राधे मध्य होते गोपी वगैरह सर्व स्त्री तिचात लीन होता श्रीकृष्णा प्राणा की अधिष्ठात्री देवता राधा हि कृष्णा प्राणाते वेद शास्त्रे सरस्वतीमध्ये लय पावतात वाणी परमात्म्याच्या जिव्हेत लीन झाली गोपाल त्याच्या लोमात लीन झाली प्राण वायू अग्निजठराग्नीत जल जिव्हाग्रात विष्णू भक्त होतात। विराटाचे सर्व अंश महाविराटात लय पावतात महाविराट कृष्णात लय पावतो ज्याच्या रोमरंध्रांमध्ये विश्वब्रम्हांडे असतात त्याच्या नेत्रोन्मिलनानंतर प्राकृत प्रलय होतो नंतर त्याचे नेत्र उघडताच पुन्हा सृष्टी निर्माण होते श्रीकृष्णाच्या नेत्रांच्या एका उघडझापी एवढ्या काळात ब्रह्मदेवाची शंभर वर्षे होतात तेव्हा सृष्टीचा सूत्रलय होतो ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कणांची गणना करता येणार ना नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या सृष्टीची आणि प्रलयांची गणना करता येत नाही त्या परमात्म्याच्या नेत्रांच्या उघडण्याच्या वेळी सृष्टी होते आणि नेत्र मिटताच प्रलय होतो कृष्ण प्रलयकाली प्रकृतीमध्ये लीन होतो पराशक्ती एकच असून निर्गुण ईश्वर परमपुरुष होय पूर्वी सर्वजगत सत होते मूल प्रकृती अव्यक्त असून ती संज्ञायुक्त आहे तिचे गुणकीर्तन करण्यास ब्रह्मांडात कोण समर्थ आहे वेदाज्ञेप्रमाणे चार प्रकारच्या मुक्ती आहेत देवभक्ती ही सर्वात श्रेष्ठ आणि सालोक्य मुक्ती देणारी आहे दुसरी सारुप्य मुक्ती तिसरी मुक्ती आणि चौथी मुक्ती आहे पण भक्त सालोक्य मुक्तीची अपेक्षा धरतात शिवत्व अमरत्व ब्रह्मत्व जन्म मृत्यू जरा व्याधी भय शोक धन दिव्यूप धारण निर्वाण मोक्ष या सर्वांना भक्त तुच्छ लेखतो कर्माचा भोग भोगल्यानेच कर्मनाश होतो कर्माचे खंडन करणे म्हणजेच श्री विभूचे सेवन करणे होय हे सावित्री मी तुला सर्व सांगितले आता तू सुखाने स्वगृही जा असे म्हणून सावित्री रडू लागली तेव्हा धर्मराज म्हणाला पुण्यमय भारतभूमीत तू लक्ष वर्षे सुख भोगशील शेवटी देवी लोकात जाशील तू बहात्तर वर्षे सावित्री व्रत कर ते स्त्रियांना मोक्ष देणारे आहे भाद्रपदातील शुक्लाष्टमीस महालक्ष्मीचे व्रत करतात ज्येष्ठातील शुक्ल चतुर्दशीला सावित्रीचे व्रत करावे हे सावित्री हे व्रत दहा वर्षे करावे देवीस प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्लष्ठीस मंगल ष्ठीस आषाढातील संक्रांतीस व्रत करतात कार्तिकी पौर्णिमेस राधेस प्रत्येक शुक्लाष्टमीस विष्णू भगवतीस दुर्गेस जगदंबेसून सांगून धर्मराज स्वग्रही गेला सावित्री आणि सत्यवान स्वस्थानी परत आली नंतर सावित्रीच्या पित्याला वराप्रमाणे पुत्र झाले श्वसुराज नेत्र आले तसेच पुढे सावित्रीलाही पुत्र झाले नंतर पुण्यक्षेत्र भारतात एक लक्ष वर्षे सुख भोगून आपल्या पतीसह ती देवी लोकाप्रत गेली ती सूर्याची अधिदेवता मंत्रांची अधिष्ठात्री देवता वेदांची ही माता असल्यामुळे तिला सावित्री असे म्हणतात हे नारदा याप्रमाणे मी तुला सावित्रीचे आख्यान सविस्तर निवेदन केले अध्याय अडोतीसावा समाप्त